श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सद्गुरुनाथ महाराज के जय आधी महाराष्ट्र कवी व महासाधू श्री मुकुंदरायकृत विवेक सिंधू या ग्रंथाचा उत्तरार्ध आपण याआधी विवेक या, या ग्रंथाचा उत्तरार्धातील प्रकरण दुसरे म्हणजे लिंगदेह निरूपण किंवा निरसन हे आपण समजून घेतले यापुढे विवेक सिंधू या, या, या ग्रंथाचा उत्तरार्धातील प्रकरण तिसरे कारण देह निसन ही अपन समझुन घेनाराह श्री गणेशाय न महा यमा दोह पा गता दोनों देह तू मुच नवेस करून तुझे विपरीत ज्ञान मे भ्रम तत्वता नहींसे जे दोहना प्रसवले ते मी अ ज्याने वेळ लावले ते विपरीत ज्ञान विलक्षण म्हणजे वेगळेच साक्षत्वाने नाश पावले विपरीत ज्ञान नाश पावले म्हणजे तेथले नवही गुण नाश पावले आता ते नवगुण कोणकोणते व कसे ते सांगण्यात येईल बुद्धी सुख दुःख प्रयत्न इच्छा द्वेष संस्कार पुण्य व पाप यांना नवगुण असे म्हणतात यांचा नाश तोच मोक्ष असा वैशेषिकांचा पक्ष आहे परंतु अज्ञानाचा नाश झाल्या वाचून अपरोक्ष आत्मसाक्षात्कार होत नाही आत्म्याला दोन्ही देहाचे बंधन असून त्याला मूळ कारण अज्ञान हेच आहे म्हणून अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय मोक्ष कुठून मिळ आणावा जोपर्यंत अज्ञान झाले नाही अज्ञान नाहीसे झाले नाही तोपर्यंत संसार अगदी सुटला असे होत नाही कारण विपरीत ज्ञानाचा फिरून तेथेच अंकुर फुटतो ते, फुट ते आत्म्याचे अज्ञान नाहीसे व्हायला एका स्वस्वरूपाच्या ज्ञाना वाचून दुसरे साधन नाही ज्याने स्वस्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश पडत नाही तेच अज्ञान हे कसे समजावे असे म्हणशील तर ओघानुसार मी तुला एक विचारतो ते सांग पाहू दोन्ही देहा देहाहून भिन्न स्थूल व सूक्ष्म प्रपंच जाणणारा जो तूच एक तो तू स्वतः कोण ते आधी सांग पाहू दोन्ही देहाहून भिन्न तो मी हे नुसते जाणीव झाले तो तुझ्या प्रकाशाचाच अंश होय तथापि आमकाच तो खुद मी कोण तो तू कोण ते मला सांग असे जेव्हा श्री गुरुनाथ म्हणाले तेव्हा शिष्यविचारात घडून गेला आणि म्हणू लागला दोन्ही देहाहून भिन्न असा मी कोण बरे मी पृथ्वी नव्हे की पाणी नव्हे तेज नव्हे की वायू नव्हे बरे निर्मळ असे जे आकाश ते मनावे तर तेही मी नव्हे या जड़ जडभूतांचे जे दृश्य पंचवीस अंश सांगण्यात आले ते किंवा रक्तापासून झालेले अग्निमांस तेही मी नव्हे ज्या सूक्ष्मभूतांच्या समुदायाने मिथ्याभूत लिंग देह झाला तो भूत समाधा समुदाय तर मी उघडउघड नवे तर असा मी कोण मी पंचप्राण नवे असेच दुसरे विषय पंचक तेही मला दृश्य असून माझ्याचमुळे आहेत ज्ञानेंद्रिय पंचक तर मला दृश्य आहे कर्मेंद्रिय तर मी खास नवे व अंतःक्रम पंचक ते प्रकाशले जाणारे आणि मी प्रकाशक आहे मन हा मनाचा व्याप मन व मनाचा व्यापार बुद्धी व बुद्धीचा निश्चय चित्त व चित्ताचा विचार तो काही मी नव्हे मी अहंकार नव्हे आणि अहंतेचा व्यापारही नव्हे तर त्यांनाही जाणणारा असा मी वेगळाच आहे जड देहाचा साकारपणा आणि लिंगदेहाची सत्ता ह्या दोघांनाही मी जाणणारा आहे मी विपरीत ज्ञान नव्हे मी साकार नव्हे की आभास नव्हे दोन्ही देहांचा मी द्रष्टा असून उदास मजे केवल तटस्थ अलिप्त आहे असा मी को माला बोध होत असा विचार करून शिष्या ने श्रीगुरू विनंती के की कि स्वामी महाराज माझे मलाज मी <coughs> बोलले माला बोध करूँ दवा ये जान तो खरा पोच मी मजा मलाजाऊक नहीं तो श्रीगुरु राया मालाच भेट करवा श्री गुरुनाथ माबा रे तू अपलेहद्व जास खरे परंतु तुझे आत्मविषयक अज्ञान का अद्याप नाश पावले नहीं तू अपने जानत जानत ही जानत नहींस ये अज्ञा लक्षण हो अरे नस्तेस अज्ञान अपने माथी का वहत बसला है <coughs> मी स्वतःला काही जाणत नाही पण ते तू अज्ञान अज्ञानाला जाणणार आहेस म्हणून अज्ञानाला जाणतेपणा हाच खरोखर अधिष्ठान आहे तू प्रत्येक चैतन्य तोच खरा खरोखर अज्ञानाला अधिष्ठान आहेस जड हे अप्रोक्ष अप्रोक्षाला आश्रय झाले आहे अशी गोष्टच काढू नये रज्जू म्हणजे दोरी सर्पाला खरोखर आश्रय आहे परंतु खोटा सर्प मात्र रज्जूला आश्रय नव्हे तसेच मिथ्याभूत अज्ञान तुला आला अस्रे कसे बरे होईल मी मला ठाऊक नाही असे काही अज्ञानाला म्हणता येणार नाही म्हणून सत्यरूप जो तू त्या तुझ्याच ठिकाणी अज्ञान आहे म्हटले पाहिजे <coughs> स्थूल व सूक्ष्म प्रपंच टाकून प्रपंचरहित दृष्ट्याला जेव्हा शोध शोधू लागलास तेव्हा वर्णव्यक्तिरहित निरावलंब स्वरूप पाहताना गोधळलास बाकी तू खरोखर आहेस तेथेच आहेस कळत असतानाच नसते अज्ञान घेऊन बसला आहेस मला कळत नाही असे जे तू जाणतोस तो तू कोण आहे कोण हे सांग पाण्याने शेवाळाला जन्म दिला खरा पण त्याने त्यालाच झाकून टाकले त्याचप्रमाणे तुझ्या आत्मस्वरूपाला अज्ञानाने झाकून टाकले आहे स्थूल व सुषमाशा दोन्ही देहांना आणि विपरीत ज्ञानाला अज्ञानच प्रसवलेले आहे म्हणून त्याला कारण असे नाव आहे अज्ञान जे आहे ते तुझ्या कारण देह आहे तेव्हा ते तू ते निसंशय नव्हेस तू अज्ञानाचा साक्षी व विदेह म्हणजे देहरहित परमस्वरूप आहेस मी स्वतःला जाणत नाही म्हणणारा त्या न जाणण्याला जाणणारा तू आहेस म्हणून अज्ञाना अज्ञानाहून वेगळा क्वचित तूच आहेस मी जाणत नाही असे उगाच म्हणतोस कारण ही जाणच नाही असे म्हणणारा तू झाकून गेला आहेस तर जाणणे हेच तू आहेस न जाणणे हे मिथ्याभूत आहे जाणणे ते ज्ञान व न जाणणे अज्ञान होय ज्ञानाच्या तुलनेला अज्ञानाचे अलंकार मिथ्या होत असो तर हे अज्ञान काही सत्य नवे। विपरीत ज्ञान तर मुळी झाडून सारे आश्वासत आहे आणि त्याचे कार्य जे दोन्ही ध्येय तेही सर्वस्वी मिथ्याच आहेत तुझा कारण ध्येय अज्ञान त्याला सुषुप्ती हे अधिष्ठान आहे आता त्या सुषुप्तीचे लक्षण कोणते ते ऐक जागेपणी आणि स्वप्न अवस्थेत भोगलेल्या इंद्रिय व्यापाराच्या मिथ्याभासाने वेधून गेलेले मन अज्ञानमय लय पावते त्यालाच सुशुप्ती म्हणजे झोप असे म्हणतात दहाही इंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय यासह वर्तमान विपरीत ज्ञान हे अज्ञानामध्ये लीन होते तीच सुषुप्ती हे ध्यानात ठेव झोपेत असून झोपेला त्या नेनिवाला तो जाणत जागत असतोच आणि जागृतीनंतर ते तू त्याच्या साक्षीत्वाने सांगत असतोच म्हणून तुला सुशुप्ती नाही तिला जाणणारा तू स्वतः वेगळा आहेस हे ध्यानातान। तिनी तिन्ही अवस्थात बुद्धीला सहज इच्छा मात्रे करून आहेस तू त्याहून वेगळा आहेस कारण देह सुशुप दशा या दोहांचाही अभिमानी जो प्राज्ञा अहंकार त्यास जाणणारा तू वेगळाच आहेस प्राज्ञा आनंद भोग व हृदयस्थान याचे तुला ज्ञान आहे हे पंचविद मोगून तू आत्मा ते कसे होशील एव स्थूल लिंग व कारण या तिन्ही देहांना जागृती स्वप्न व सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांना विश्व तेजस आणि प्राज्ञा हे तीन जे अभिमानी त्यांना जाणणारा तू आत्मा आहेस स्थूल प्रविध व आनंद या तिन्ही भोगांना नयन कंठ व हृदय या तिन्ही स्थानांना सत्व रज आणि तम ह्या तिन्ही गुणांना जाणणारा तू आत्मा आहेस अविद्येच्या तिन्ही गुणांचे अर्थात प्रपंचाचे समुदाय सांगितले तू या सर्वांचा द्रष्टा आहेस म्हणून सर्वांचा आश्रय व साक्षी आहेस अविद्येच्या तीन गुणांनीच प्रपंचाची उभारणी झाली त्याचे ज्ञान झाले नाही तोपर्यंत संसार मळीच सुटणे नाही आता तुला मळ धु आता तुझा मळ धुन गेला तुला शुद्ध आत्म्याचा लाभ झाला आणि तू जो आश्रय व साक्षी त्याचे त्रिगुणात्मक बंधन नाश पावले। श्री मुकुंदराय म्हणतात अवघ्या निराकार निराभास स्वरूपाला हे काहीच असत नाही अशा त्या निरालंब व सर्व तंत्र सुतंत्र अशा आपणाला तू जाणलेस याचप्रमाणे विवेक सिंधू या ग्रंथातील कारंदीह निरसन या नावाचं तृतीय प्रकरण या ठिकाणी समाप्त होत आहे सद्गुरुनाथ महाराज की जय